वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्व सत्तरावा ते दोघे भाऊ राम लक्ष्मण कबंध म्हणाला हे क्षत्रिय व्याकुळ झालेल्या पाहून तुम्हाला दैवा माझ्या आहारा करता नेमले असले पाहिजे तुम्ही आता मेलेलेच आहात त्याचे बोलणे ऐकून संकटात सापडलेला पण पुढचे पोट टाकण्याचा निश्चय केलेल्या लक्ष्मण ओढवलेल्या काळाला जे हिताचे ते रामाला बोला झटकन पकडून ठेवले तेव्हा झटकन खडगाने तोडूया हा प्रचंड शरीराचा भीषण असा राक्षस लोकांना पूर्ण पराजित करून आता तो येथे आपणा दोघांना मारू इच्छित आहे राजन काहीही प्रतिकाराची हालचाल न करणाऱ्यांचा वध करणे हे यज्ञाच्या मधमध नेलेल्या पशूंच्या वधाप्रमाणे नीच कर्म मानले त्या दोघांचे हे संभाषण ऐकून क्रुद्ध झालेला राक्षस आपले भयानक तोंड त्याला खाऊ लागला तेव्हा त्या, त्या काल देशणाऱ्या राघवाने आपल्या खडगाने त्याचे चांगले धष्टपुष्ट बाहू खांद्यापासून तोडले उजव्या हाताकडे असणाऱ्या रामाने त्याचा उजवा बाहू खडगाने जोराने तोडून वेगळा केला वीर लक्ष्मणाने डावा बाहू वेगळा केला तो महाबाहू बाहू तोडताच मोठी किंकाळी फोडून खाली पडला मेघ मेघगर्जनेप्रमाणे त्याने आकाश पृथ्वी आणि दिशा निनादून टाकल्या आपले बाहू तुटलेले पाहून रक्त बंभार झाले त्या दानवाने दिनपणे त्या वीराना तुम्ही कोण म्हणून विचारले त्याने तसे विचारताच शुभलक्ष्मणे महाबलवान लक्ष्मणाने त्या कबंधाला काकुच्स रामाची ओळख करून दिली हा ईश्वाकु राम नावाचा लोक प्रसिद्ध आहे त्याचा धाकटा भूमी लक्ष्मण हे जाण तेव्हा हा महावनात मला आणि पळवून नेले तिला शोधतच आम्ही दोघे आलो तू कोण आहेस या वनात उरात जळते तोंड ठेवून मांड्या तुटलेल्या असा नुसत्या धडासारखा का फिरत आहेस <coughs> लक्ष्मणाने विचारले तेव्हा उत्तर करता हे नर व्याघ्रान तुम्हा अभयता दोघांना बघून मला आनंद झाला माझे बाहुपाश तोडून टाकलेत याचाही मला आनंद होतो मी अविनय केल्यामुळे हे विरूप मला कसे आले या विषयीची हकीकत थोडक्यात मी तुला सांगतो ऐक अरण्यकांडाचा सत्तरावा सर्ग समाप्त